योहान, अध्याय अकरा लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता तो बेथानी गावात राहत होता याज गावात मार्था आणि मरिया राहत होत्या ज्या मरियेने प्रभूला सुगुंधी तेल लावले व त्याचे पाय आपल्या केसाने पुसले तिचा हा भाऊ होता त्या बहिणींनी येशूला निरोप पाठविला की हे प्रभू ज्याच्यावर तू प्रीती करतोस तो आजारी आहे पण येशून हे ऐकून म्हटले हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवासाठी आहे याद्वारे देवाचे गौरव व्हावे यासाठी हा आजार आहे येशू मारथा मरिया वल्लाजार यांच्यावर प्रीती करीत असे म्हणून तो आजारी आहे हे ऐकल्यावरही तो होता त्याच ठिकाणी दोन दिवस राहिला नंतर त्याने शिष्यांना म्हटले आपण येहुदीयात परत जाऊ शिष्य त्याला म्हणाले गुरुजी येऊन मार करू पाहत होते आणि आपण पुन्हा तिथे जात आहात काय येशून उत्तर दिले दिवसाचे बारा तास असतात की नाही जर एखादा दिवसात चालतो तर त्याला ठेच लागत नाही कारण तो या जगाचा प्रकाश पाहतो पण जर कुणी रात्री चालतो तर त्याला ठेच लागते कारण त्याच्याकडे प्रकाश नसतो या गोष्टी बोलल्यानंतर तो त्यांना म्हणाला आपला मित्र लाजार झोपी गेला आहे पण मी त्याला झोपेतून जागे करावयास जात आहे तेव्हा त्याचे शिष्य म्हणाले प्रभु, तू झोपे गेला असेल तर बरा होईल पण येशू खरे त्याच्या मरणाविषयी बोलला होता पण तो त्याच्या नेहमीच्या झोपेविषयी बोलत आहे असे त्यांना वाटले तेव्हा येशू त्यांना स्पष्ट सांगितले लाजार मेला आहे आणि मी येथे नव्हतो म्हणून मला तुमच्यामुळे आनंद वाटतो यासाठी की तुम्ही विश्वास धरावा आपण त्याच्याकडे जाऊया तेव्हा दिलेला थोमा शिष्याना म्हणाला आपण ही त्याच्या बरोबर जाऊया अशासाठी की आपण ही त्याच्या बरोबर वर मरू येशू आल्यावर त्याला समजले की लादाराला चार दिवसांपूर्वीच कबरेट ठेवण्यात आले आहे बेथानी एरुशेलेमासून तीन किलोमीटर अंतरापेक्षा कमी होते पुष्क यूदी मारथा मरिये भा मेला सांत्वन कर ऐकलीशू तीन भेटाला बाहर गरिया घर राहली प्रभु मारथा येशूला तू जर इ ना तू जी मगशिल येशू म्हणाला तुझा भाऊ पुन्हा उठेल मार्था म्हणाली मला माहीत आहे शेवटच्या दिवशी पुनरुद्धानाच्या वेळेस तो पुन्हा उठेल येशू तिला म्हणाला मी पुनरुत्थान आणि जीवन आहे जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असेल तरी जगेल आणि जो कोणी जगतो आणि माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीच मरणार नाही तू यावर विश्वास ठेवतेस काय होय प्रभू ती त्याला म्हणाली तू ख्रिस्त आहेस असा मी विश्वास धरते तू या जगात आलेला आहे देवाचा पुत्र आहेस आणि असे म्हटल्यानंतर ती परत गेली आणि आपली बहीण मरिया हिला एका बाजूला बोलाविले आणि म्हणाली गुरुजी येथे आहे आणि ते तुला विचारित आहे जेव्हा मरियेने हे ऐकले तेव्हा ती लगेच उठली आणि त्याच्याकडे गेली आता तोपर्यंत येशू त्या खेड्याच्या आत आला नव्हता तर मारता त्याला भेटली तेथेच अजूनपर्यंत होता तेव्हा जे यहुदी तिच्या घरात तिचे सांत्वन करीत होते ते मरिया लगबगिने उठून बाहेर गेली असे पाहून ती कबरेकडे शोक करायला गेली असे समजून तिच्या मागे गेली मग जे ते येशो होता तेथे ते मरिया आल्यावर ती त्याला पाहून त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली प्रभू आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता मग येशू तिला रडताना पाहून व तिच्या बरोबर असलेल्या येहुद्यांनाही रडताना पाहून आत्म्यात व्याकुळ झाला व हेलावून गेला तो मनाला, तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे ते म्हणाले सभू या आणि पहा येशू रडला तेव्हा येहुदी म्हणाले पहा त्याला तो किती आवडत होता पण त्यांच्यातील कित्येक म्हणाले ज्याने अन्याचे डोळे उघडले त्या या मनुष्याला लाजराला मरणापासून वाचिता येऊ नये काय मग येशू पुन्हा अंतकरणात विवर झाला असता कबरेकडे आला ती गुवा होती आणि तिच्यावर दगड लोटला होता येशू म्हटले हा दगड काढा मारथा म्हणाली पण प्रभू लाजर मरून चार दिवस झाले आहेत त्याला आता दुर्गंधी येत असेल ती मृत लादाराची बहीण होती येशूने तिला म्हटले जर तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय मग त्याने दगड बाजूला केला तेव्हा येशू वर पाहून म्हणाला बी त्या तू माझे ऐकले म्हणून मी तुझे उपकार मानतो आणि तू नेहमीच माझे ऐकतोस हे मला माहीत आहे पण जो लोकसमुदाय आजूबाजूला उभा आहे त्यांच्यासाठी मी हे बोललो या यासाठी की तू मला पाठविले आहेस यावर त्यांनी विश्वास ठेवावा असे बोलल्यावर त्याने मोठ्याने हाक मारली लाजरा बाहेर ये, ये। मग मेला होता तो लाजर जिवंत होऊन बाहेर आला त्याचे हात पाय वस्त्राने बांधले होते व तोंड रुमालाने झाकले होते येशू लोकांना म्हणाला त्याला मोकळे करा आणि जाऊ द्या जे यहू मरेकडे आले होते त्यांनी येशूने जे केले ते पाहिले आणि त्यांच्यापैकी पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला पण त्यांच्यातील काहींनी पुरुषांकडे जाऊन येशून जे केले होते ते त्यांना सांगितले तेव्हा मुख्य याजकांनी व परुषांनी सभा भरवून म्हटले हा मनुष्य पुष्कळ चमत्कार करीत आहे आम्ही त्याला असेच राहू दिले तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रुमी येऊन आमचे मंदिर व राष्ट्र दोन्हीही घेतील तेव्हा त्यांच्यातील गैफा नावाची व्यक्ती त्या वर्षी प्रमुख याजक होती तो त्यांना म्हणाला तुम्हाला काहीच माहिती नाही तुम्ही हे लक्षात घेत नाही की सर्व लोकांसाठी एका माणसाने मरणे हे सर्व राष्ट्राचा नाश होण्यापेक्षा हिताच्या आहे तो हे स्वतःहून बोलला नाही तर त्या वर्षी तो प्रमुख याजक होता म्हणून त्याने संदेश दिला की येशू त्या राष्ट्राकरिता मरणार आहे केवळ त्या राष्ट्रासाठी असे नाही तर यासाठी की त्याने देवाच्या पांगलेल्यांना एकत्र करावे म्हणून तो मरणार आहे म्हणून त्या दिवसापासून त्यांनी त्याला जिवे मारण्याची मसलत केली यामुळे येशू तेव्हापासून उघडपणे येहुद्यामध्ये फिरला नाही त्याऐवजी तो रानाजवळच्या प्रदेशातील नावाच्या नगरात गेला व तेथे -ते शिष्यांसह राहिला तेव्हा यहुद्यांचा वलहांडन सण जवळ आला होता आणि सना आगोदर पुष्कळ लोक आपनास शुद्ध करायला देशातून वर येशूचा शोध करीत राहिले आणि मंदिरात उभे असताना एकमेकास म्हणाले तुम्हाला काय वाटते तो सणाला येणार नाही काय पण मुख्य याजक व परुषांनी अशी आज्ञा केली होती कि येशू कोठे आहे हे, हे ज्याला कळेल त्याने त्यांना कळवावे म्हणजे ते त्याला पकडू शकतील